नववा अध्याय नित्य धर्म आणि प्राकृत विज्ञान तथा सभ्यता लाहिडी आता तीन चार वर्ष होत आली होती आता त्यांचे हृदय अत्यंत पवित्र झाले होते खाता पिता चालता फिरता उडता बसता झोपेत जागेपणी सर्व समयी हरिणामच करत साधारण कपडे घालतात चपला अथवा खडावांचा वापर मुळीच करीत नसत जातीचा अभिमान तर इतका दूर झाला की कोणा वैष्णवास पाहताच श्रद्धेने दंडवत प्रणाम करतात तथा बलपूर्वक त्यांची चरणधूळ ग्रहण करतात शोधून शोधून वैष्णवांचे उच्चिष्ट भोजन करतात कधी कधी त्यांच्याकडे त्यांचे पुत्र ही येत असत परंतु पित्याचा मानसिक भावास लक्ष करताच तेथून लगेचच पळ काढीत असत घरी परतण्याचा प्रस्ताव मांडण्याचे त्यांचे साहसच होत नसे ला माशियांना पाहताच वाटे की कुणी वेषधारी बाबाजी बसलेले आहेत गोत्रुमाच्या वैष्णवांच्या सिद्धांतास उत्तम प्रकारे समजून घेऊन त्यांनी ठरविले की बाहेरून सन्यास घेऊन कुठलाच लाभ होत नाही तर हृदयात सच्चे वैराग्य अवतरण्याची आवश्यकता आहे श्री सनातन गोस्वामींप्रमाणे आपल्या आवश्यकता संकुचित करण्याच्या उद्देशाने त्यांनी एका स्तोत्राचे चार तुकडे केलेले होते त्यांच्या खांद्यावर यज्ञोपोवीत झुलत आहे जेव्हा केव्हा त्यांचे पुत्र त्यांना आर्थिक सहाय्यता देण्याकरता येतात तेव्हा मी विषयी लोकांची एक कवडीही ग्रहण करू शकत नाही असे म्हणून टाळतात एकदा चंद्रशेखरने कुठल्याशा उत्सवात खर्च करण्याकरिता शंभर रुपये देऊ पाहिले परंतु लाहीडी महाशयांनी श्री रघुनाथदास गोस्वामींचे चरित्र स्मरण करून त्याचा अस्वीकार केला एकदा परमहंस बाबाजी म्हणाले लाहीडी महाशय आता आपल्यात थोडीसुद्धा अवैष्णवता उरली नाही आम्ही तर केवळ वेश ग्रहण केलाय परंतु आपल्याकडून आम्ही वैराग्याची शिकवण देखील ग्रहण करू शकतो जर आपले नावही वैष्णव नाम झाले तर अतिसुंदर होईल मोठ्या लाहडी शब्दात उत्तर दिले आपण माझे आजोबा गुरु आहात आपली जशी इच्छा असेल तसे करावे बाबाजी म्हणाले आपले घर शांतीपुरात आहे म्हणून आम्ही आपल्याला श्री अद्वैतदास या नावाने बोलावू लाहीडी महाशयांनी दंडवत प्रणाम करीत नामप्रसाद ग्रहण केले त्या दिवसापासून सगळे लोक त्यांना अद्वैतदास म्हणून बोलावू लागले ते ज्या कुटीत भजन करीत त्या कुटीस लोक अद्वैतकुटी म्हणू लागले अद्वैतदासांचे एक बाल्यबंधू होते त्यांचे नाव दिगंबर चट्टोपाध्याय होते मुसलमानी राज्याच्या मोठ्या मोठ्या पदांवर नोकरी करून त्यांनी प्रचूर धन आणि मान मिळवला होता वय जास्त झाल्याने ते नोकरी सोडून आपल्या अंबिका राहू लागले होते गावी पोहचताच त्यांनी कालिदासास शोधणे सुरू केले शोधता शोधता कळले की कालिदास घरदार सोडून गोदरुमी अद्वैतदास नाव स्वीकारून भजन करीत आहे दिगंबर चट्टोपाध्याय कट्टर शाक्त आहेत वैष्णव शब्द ऐकताच कानात बोटे घालतात आपल्या परमित्राची अशी अधोगती ऐकून खूप हैराण झाले शेवटी आपल्या सेवकास बोलावून म्हणाले वामनदास एका नावेचे नावेचा त्वरित प्रबंध करा मी लगेच लागोला गोद्रुमी जात आहे वामनदासने त्वरित एका नावेचा प्रबंध केला दिगंबर चट्टोपाध्याय अत्यंत चतुर व्यक्ती आहेत ते जसे तंत्रशास्त्राचे मोठे पंडित आहेत यवन सभ्यतेतही तसेच दक्ष पुरुष आहेत अरबी फारशी तर मोठे मोठे मौलावीही त्यांच्यासमोर हार मानतात तंत्रसंबंधी तर्कांसो मध्ये त्यांच्यासमोर मोठ्या मोठ्या पंडितांची बोली बंद होते दिल्ली आणि लखनऊ आदी प्रसिद्ध शहरांमध्ये बरीच ख्याती प्राप्त करून आलेत अवकाशकाळी त्यांनी तर्कसंग्रह नामक एका ग्रंथाची रचना केली आहे अनेक श्लोकांच्या टिकांमध्ये त्यांनी आपल्या प्रघाढ पंडित्यांचा परिचय दिला आहे प्रघाड पांडित्याचा परिचय दिला आहे तंत्रसंग्रह ग्रंथ घेऊन दिगंबर त्वरेने नावेत जाऊन बसले सहा तासातच नाव श्री गोद्रुम घाटावर येऊन पोहोचली त्यांनी एक चतुर मनुष्यास काही शिकवून पडवून श्री अद्वैत अद्वैतदासांकडे पाठविले आणि स्वतः नावेत बसून राहिले अद्वैतदास आपल्या कुटीत बसून हरिनाम करत होते त्याचवेळी दिगंबर चट्टोपाध्यायांनी पाठवलेल्या माणसाने येऊन त्यांना प्रणाम केला अद्वैतदासाने आगंतुक व्यक्तीस विचारले तू कोण आहेस आणि येथे येण्याचा तुझा उद्देश काय आहे आगंतुकाने हात जोडून उत्तर दिले मला श्री दिगंबर चट्टोपाध्यायांनी आपल्याकडे पाठवले आहे त्यांनी विचारले आहे की कालिदासाच माझे नाव लक्षात आहे की नाही अद्वैतदासांनी काहीसे कौतुकांनी विचारले दिगंबर ते तर माझे बालमित्र आहेत मी त्यांना कसे काय विसरेन आता त्यांनी वैष्णवधर्म स्वीकारला आहे का आगंतुक म्हणाला ते याच घाटावर नावेत बसलेत ते वैष्णव झालेत अथवा नाही हे मी सांगू शकत नाही अद्वैतदास म्हणाले ते घाटावर का थांबलेत या कुटीत का नाही पदार्पण करत अद्वैतदासांचे बोलणे ऐकून अगंतुक तेथून निघून गेला आणि एक तास संपतो न समतोच तीन चार सज्जनांसोबत दिगंबर चट्टोपाध्याय अद्वैत कुटीत पोहोचले दिगंबर लहानपणापासून मोठ्या उदारचित्ताची व्यक्ती आहे जुन्या मित्राच पाहताच त्यांचे अंतकरण आनंदाने पुलकीत झाले त्यांनी आपले निम्नलिखित पद गाऊन अद्वैतास आलिंगण दिले काली कोण जाणतो जननी तुझ्या लीलांना त्रिभुवनात कधी पुरुष होऊन कधी प्रकृती होऊन कधी मत्त होते सरणात रचते सृष्टी विधाता बनून पुनः नाश करते बनून शंकर बनून विष्णू व्यस्त राहते तू व्यस्त तू राहते जीवांच्या परिपालनात कृष्णरूपात वृंदावनात मुरली वाजवली होती उपवनात नवदीपात गोर रूपाने सगळ्यांना रमविले कीर्तनात कोण जाणते जननी तुझा लीलांना त्रिभुवनात दिगंबर चठ्ठोपाध्यायास आपल्या निकट बसण्याकरिता एक कुशासन देत अद्वैतदास म्हणाले यावे बंधू बऱ्याच दिवसांनी भेट झाली कुशासनावर बसताना डोळ्यातील अश्रूंनी ममता दाखवीत दिगंबर म्हणाले कालिदास आता मी कुठे जाऊ कुठे जाऊ तू तर वैरागी बनून न देवाय न धर्माय बनलास पंजाबहून न जाणो किती आशा हृदयाशी बाळगून आलो होतो आपण बालमित्रांपैकी पेशा पागला पेशा पागला खेदा, गिरीश ईशा पागला तनुआ कल्लू बढई कांती भट्टाचार्य सगळे मरून गेले तू आणि मी आपण दोघेच जिवंत आहोत वाटले होते मी एक दिवस गंगा पार करून तुझ्याकडे येईन आणि दुसऱ्या दिवशी तू गंगा पार करून आंबिकेस येशील जीवनातले सुरले दिवस एकत्र गाणी गाऊन आणि तंत्र वाचून व्यतीत करूया परंतु हाय रे दुर्भाग्य तू तर अगदीच क्षेण निघालास या लोकीचाही नाही झाला नाहीस आणि परलोकीचाही झाला नाहीस बरे हे तरी सांग तू हे सगळे काय करून ठेवले आहेस अद्वैतदासाने पाहिले की मोठ्या विकट माणसाशी संबंध आलाय कसे या बालमित्राच्या तावडीतून सुटका होईल तर बरे असा विचार करून ते म्हणाले दिगंबर तुला आठवत नाही एकदा आपण आंबिकात विटी तांडू खेळता खेळता एका जुन्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन पोहचलो होतो दिगंबर हो हो व्यवस्थित आठवतंय गौरदास पंडितांच्या घराजवळचे चिंचेचे झाड ना ज्याच्या खाली गौरणेताही बसले होते अद्वैतदास हो हो बंधू खेळता खेळता तू म्हणाला होतास त्या चिंचेच्या झाडास हात लावू नकोस आत्याचा मुलगा याच झाडाखाली बसला होता स्पर्शाने वैरागी होऊन जाशील दिगंबर ठीक ठीक मला नीट आठवतय वैष्णवाप्रती तुझे झुकते माप पाहून झुकते माप पाहून मी म्हंटले होते तू गौरांगाच्या जाळ्यात अवश्य फसशील अद्वैतदास बंधू माझा तर सदैव हाच भाव राहिलाय त्यावेळेसच त्यांच्या जाळ्यात आत आता फसेन नंतर फसेन असे वाटत होत होत पण आता तर जाळ्यात पडलोच दिगंबर माझा हात धरून बाहेर पड पढ। जाळ्यात पडून राहणे चांगले नाही अद्वैतदास बंधू या जाळ्यात मोठे सुक आहे ईश्वराकडे प्रार्थना आहे मला चिरकाल याच जाळ्यात गुरफटलेला राहू दे जरा या जाळ्याचा स्पर्श तरी करून पहा दिगंबर मी सगळे पाहिलेले आहे त्या दिखाऊ सुख अवश्य आहे परंतु शेवटी काहीच उरत नाही अद्वैततास तू या ज्या जाळ्यात अडकलायस त्यात कधी सुख मिळणार चुकूनही असा विचार करू नकोस दिगंबर पहा आम्ही महाविद्याचे उपासक आहोत आम्ही आताही सुखी आहोत आणि तेव्हाही सुखी राहू तू ही आपल्या परीने सुखी होऊ शकशील पण आम्हाला मात्र तुम्हा लोकांचे काहीच सुख दिसत नाही लोक न जाणो वैष्णव का होतात पहा आम्ही मटण मासे खातो चांगल्या चांगल्यात चांगल्यात चांगले चांगल्या, चांगल्या, कपडे घालतो बाबतीत तुम्हाला आमचा उद्धार का नाही दिगंबर माता निस्तारणी पासून विमुख झाल्यावर तुमचाच काय ब्रह्मा विष्णू आ किंवा महेश यातील कुणाचाच उद्धार होत नाही माता निस्तारिणी आद्याशक्ती आहे ती ब्रह्मा विष्णू आणि महेशास उत्पन्न करून पुन्हा कार्यशक्तीद्वारे त्यांचे पालन करते मातेची इच्छा झाल्यावर पुन्हा त्यास ब्रह्मांड भांडवदरीच्या उदरात प्रवेश करतात तुम्ही मातेची अशी कोणती उपासना केली ज्याने माता तुमच्यावर कृपा करेल अद्वैतदास माता निस्तारिणी चैतन्य वस्तू आहे की चढ वस्तू दिगंबर ती इच्छामयी चैतन्य रूपिणी आहे तिच्या इच्छेनेच तर पुरुषाची सृष्टी होते अद्वैतदास पुरुष कोणास म्हणावे आणि प्रकृती कोणास म्हणावे दिगंबर वैष्णव तर केवळ भजन करणे जाणतात त्यांच्या तत्वज्ञानाचा अगदीच अभाव असतो प्रकृती आणि पुरुष चण्याप्रमाणे दोन असूनही एक आहेत फोलपटाने झाकून राहिल्याने एक आणि फोलपट निघताच दोन पुरुष चैतन्य आहे आणि प्रकृती जड जड आणि चैतन्याची अभिन्न अवस्थाच ब्रह्म आहे अद्वैतदास तुझी आई प्रकृती आहे की पुरुष दिगंबर कधी पुरुष आहे तर कधी नारी आहे अद्वैतदास चन्याचा फुलफटाच्या आत प्रकृती आणि पुरुष जसे दोन दलाप्रमाणे राहतात त्यापैकी कोण माता आणि कोण तुझा पिता दिगंबर तू तर तत्त्वजिज्ञासा करतो आहेस ठीक आहे आम्ही ते पण जाणतो वास्तविक माता प्रकृती आहे आणि पिता चैतन्य आहे अद्वैतदास मग तू कोण आहेस दिंबर पाशबद्धी पाशमुक्त शिवात मायेद्वारे आच्छादित असल्यावर जीव आणि मायतून मुक्त झाल्यावर शिव अद्वैतदास तू पुरुष आहेस की प्रकृती दिगंबर मी पुरुष आहे आणि माता प्रकृती जोपर्यंत मी बद्ध आहे तोपर्यंत ती माझी आई आहे आणि जेव्हा मी मुक्त असतो तेव्हा ती माझी वामा अर्थात पत्नी असते अद्वैतदास वा तू चांगले सम चांग, तू तत्व चांगले समजविलेस आज जी तुझी आई आहे उद्या ती तुझी पत्नी होणार बरे आधी हे तर सांग की तुला हे तत्व सापडले तरी कुठे दिगंबर बंधू मी तुझ्यासारखा वैष्णव वैष्णव करीत उगाच फिरत नव्हतो कितीतरी संन्यासी ब्रह्मचारी तांत्रिक सिद्ध पुरुषांचा संघ करून आणि अहोरात्र तंत्रशास्त्राचा अभ्यास करून मी या तत्व या तत्वज्ञानास प्राप्त केले आहे तुझी जर इच्छा असेल तर तुलाही मी तयार करू शकतो अद्वैतदास मनातल्या मनात असा विचार करीत की अगदी वाईट प्रकारे कुसंगात फसलो ठीक आहे मला एक गोष्ट समजावून सांग ती ही की सभ्यता काय आहे आणि प्राकृत विज्ञान कशास म्हणतात दिगंबर भद्र समाजात भद्रपद्धतीने बोलणे तथा चांगल्या रीतीने वागणे सामान्य लोकांस ज्यामुळे संतोष मिळतो असे कपडे घालणे अशा पद्धतीने भोजन करणे ज्यामुळे कुणासही कुठल्याही प्रकारची घृणा होणार नाही या तिन्ही पैकी काहीच करीत नाहीत अद्वैतदास ते कसे काय दिगंबर तुम्ही दुसऱ्या कुठल्या समाजात जात नाही नितांत असामाजिक व्यवहार करता मधुर भाषण करून लोक लोकरंजन कसे करावे हे वैष्णवास जनूठाउक नहीं लोकान पहता हरिणाम करा का हो सभ्य गोष्टी नुमांति वेशभूषा कुछ ही सहज सभे बसू सुधा दी नहीं डोक शेंडी के छोटे गाठोड़े गड़ एक टोपली भर मणं माला एक लंगोटी हि तुम्हारी वेशभूषा भोजन तो क्या बटाटे रता पर्यत सीमित वास्तविक तुम्हा लोकात जराही सभ्यता नाही अद्वैतदास जरा, ना अद्वैत जरा थोडेसे भांडण केल्याने हा येथून वैतागुण आपोप गेला तर छान होईल असा विचार करून म्हणाले सभ्यतेने परलोकात काही काही विशेष सुविधा प्राप्त होतात का दिगंबर परलोकात तर काही सुविधा नाही मिळत परंतु सभ्य समाजाची उन्नती कशी व्हावी समाजाची उन्नती झाल्याने परलोकासाठी प्रयत्न करता येऊ शकतात अद्वैतदास बंधू जर असंतुष्ट होणार नशील तर नसशील तर मी काही बोलू दिगंबर तू माझ्या बालपणीचा मित्र आहेस तुझ्याकरिता तर मी आपले जीवनही ओवाळून टाकायला तयार आहे मग तुझी एखादी गोष्ट सहन करू शकत नाही का आम्ही सभ्यतेचे प्रेमी आहोत क्रोध आला तरी गोड बोलणे आम्हाला येते मानसिक भाव जितके लपून ठेवता येतील सभ्यता तितकीच उच्च कोटीची मानली जाते अद्वैतदास मनुष्य मनुष्यजीवन अल्पावधीचे असते त्यातही त्यात अनेक त्यात विघ्ने आहेत म्हणून या क्षणिक जीवनात सरळतापूर्वक हरिभजन करणे मनुष्याचे एकमात्र कर्तव्य आहे सभ्यता शिकवण्याचे तात्पर्य आहे आत्म्यास धोका देणे आपण जाणतो की धुर्ततेचे दुसरे नाव सभ्यता आहे मनुष्यजीवन जोपर्यंत सणमार्गावर राहते तोपर्यंत ते सरळ असते परंतु जसे जसे ते कुमार्गावर अग्रेसर होऊ लागते तसे तसे ते गोडगोड गोड वाणीने लोकरंजन करीत करीत आपल्या कुमार्गावर पडदा टाकण्याकरिता अधिक अधिक सभ्य बनण्याचा प्रयत्न करते सभ्यता नावाचा कुठलाच गुण नाही सच्चा व्यवहार आणि सरलतास गुण आहेत आपल्या दुष्टतेवर पांघरूण घालण्याच्या घालण्याच्या वर्तमान प्रथेचे नाव सभ्यता आहे सभ्यता शब्दाचा अर्थ आहे सभेत बसण्याची योग्यता अर्थात सरळ भद्रतेचे अतिरिक्त आणखीन काहीच नाही तुम्ही दूर्ततेस सभ्यता म्हणता जर निष्पाप सभ्यता कुठे मिळत असेल तर ती केवळ वैष्णवांकडेच मिळते आणि जर सभ्यता पापपूर्ण आहे तर ती अवैष्णव समाजाचीच आनुवांशिक संपत्ती असू शकते तुम्ही या सभ्यतेची चर्चा करता तिचा जीवाच्या नित्यधर्माशी काहीच संबंध नाही साधारण लोकांस मुग्ध करणारी वेशभूषाच जर सभ्यता आहे तर वेश्या तुमच्या लोकांपेक्षा कितीतरी अधिक सभ्य आहेत वस्त्रासंबंधी तर केवळ इतकेच मानले जाऊ शकते की त्यामुळे आवश्यकतेनुसार शरीर झागता यावे ते स्वच्छ नेटके असावे आणि कोणताही दुर्गंध त्यात नसावा आहारासंबंधी पवित्रता पवित्रता आणि उपयोगीतेचा विचार केला जातो परंतु तुमच्या मतानुसार आहार केवळ स्वादिष्ट असावा मग तो अपवित्र असला तरी काही हरकत नाही मध्य मास तर स्वभावानेच अपवित्र आहेत म्हणून त्यांचे भोजन पाणी केल्याने जी सभ्यता पाळली जाते ती एखाद्या पाप आचरणा व्यतिरिक्त आणखीन काहीच नाही वर्तमान सभ्य सभ्यतेस कलियुगी सभ्यता सुद्धा म्हणू शकता म्हणू शकतात दिगंबर तू बादशाही सभे सब्वे, सभ्यतेस विसरलाच काय पहा बादशाही दरबारात लोक कसे आदबशीर कायद्याने बसलेले असतात बोलत असतात अद्वैतदास हा तर केवळ संसारिक व्यवहार मात्र आहे असे केले नाही असे केले नाही तरी त्यात नुकसान काहीच नाही बंधू बरेच दिवस यवनांची जाकरी केल्यामुळं केल्याने तू तशा सभ्यतेचा पक्षपाती झाला आहेस वास्तविक मनुष्याचे निष्पाप जीवनच सभ्यजीवन आहे पापवृद्धी बरोबरच कलियुगी सभ्यतेची उन्नती म्हणजे विडंबना नाही तर काय दिगंबर पहा आधुनिक वै विद्वानांच्या मतानुसार वर्तमान सभ्यताच मनुष्यतेची कसोटी आहे जो सभ्य नाही तो मनुष्य म्हणण्याचा अधिकारी नाही स्त्रियांना सुंदर सुंदर वस्त्रांनी आणि आभूषणांनी सजविणे आणि त्यांच्या दोषांना लपविणेच आधुनिक सभ्यतेचे मूळ लक्षण आहे अद्वैतदास हा सिद्धांत चांगला आहे की वाईट याचा विचार स्वतःच करू शकतोस तू ज्या लोकांना विद्वान म्हणतोस माझ्या मते ते केवळ धूर्त आहेत काहीतर कुसंस्कारामुळेच काही काहीतरी कुसंस्कारामुळे आणि काही दोष लपवण्याची सुविधा प्राप्त करण्याकरित करिता असरल असभ्यतेचे पक्षपाती बनलेले असतात बुद्धिमान व्यक्ती त्यांच्या समाजात कुठेही चूक प्राप्त करतील धुर्तांच्या सभ्यतेचा गौरव केवळ तर्क आणि शारीरिक बळाद्वारे सुरक्षित राहतो दिगंबर कुणाकुणाचे म्हणणे आहे की संसारात क्रमशः ज्ञानाची समृद्धी होत आहे आणि या ज्ञानाच्या समृद्धीसोबतच सभ्यता ही क्रमशः उन्नत होत जाते अशा प्रकारे ज्ञानाची समृद्धी आणि सभ्यतेची उन्नती आपल्या शीर्ष बिंदूपर्यंत पोचल्यावर हे जग स्वर्ग बनून जाईल अद्वैतदास या भुलवणाऱ्या भुलवणाऱ्या गप्पा आहेत जे अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात त्यांच्या विश्वासाची गंमत वाटते आणि धन्य त्यांचे साहस जे अशा गोष्टींचा अंधविश्वासाने प्रचार करतात दोन ज्ञान दोन प्रकारचे असते लौकिक आणि पारलौकिक वा परमार्थिक परमार्थिक ज्ञानाची वृद्धी होत आहे असा तर विश्वास वाटत नाही उलट परमार्थिक ज्ञान बऱ्याच ठिकाणी विकृत होत आहे लौकिक ज्ञानाची वृद्धी होण्याचीच संभावना आहे जीवांचा लौकिक ज्ञानाशी संबंध तरी काय आहे लौकिक ज्ञानाची वृद्धी झाल्याने लोकांचे चित्त बहुदा नाना विषयांकडे झुकते त्याचे फलित असे की मूळ तत्वाकडे ओढ कमी झाली आहे हो मी हे स्वीकार करतो की लौकिक ज्ञानाची जितकी वृद्धी होत आहे असरल सभ्यतासुद्धा तितकीच वाढत आहे हा जीवांकरिता दुर्गतीचा विषय आहे दिगंबर दुर्गती का अद्वैतदास मी आधीच सांगितले आहे की मानव जीवन अल्पावधीचे आहे याच थोड्या दिवसात पथिकाप्रमाणे जीवास करिता सर्वदा तयार असायला हवे पांथव्यवहाराच्या उन्नतीकरिता वेळ दडवणे म्हणजे मूर्खतेचे लक्षण लौकिक ज्ञानाची चर्चा जितकी अधिक वाढेल परमार्थिक विषयाच्या अनुशीलनासाठी वेळेचा तितकाच अभाव जाणवेल माझी तरी धारणा आहे की जीवननिर्वाहाच्या आवश्यकतेनुसार लौकिक ज्ञानाचा व्यवहार करावा परंतु उत्तर प्रयोजनापेक्षा अधिक लौकिक ज्ञान आणि त्याची सहचारी सभ्यता यास स्वीकारण्याची जराही आवश्यकता नाही पार्थिक झगमग चमक किती दिवस टिकेल दिगंबर चांगल्या वैराग्याशी संबंध आलाय मग तर मग समाजाचा काहीच उपयोग नाही का अद्वैतदास मनुष्यास जसा समाज मिळेल त्यापासून त्यास तसाच लाभ होईल जर वैष्णव समाज समाज जर वैष्णव समाज मिळाला तर त्याच्या संबंध योगाने तो चांगल्या कार्यात रत होईल आणि जर अवैष्ण अर्थात लौकिक समाज भेटला तर त्यापासून जे जीवात स्वीकारणे योग्य नाही असे कार्य मिळेल बरे ते जाऊ देत हे सांग की प्राकृत विज्ञान कशाच म्हणतात दिगंबर तंत्रात प्राकृत विज्ञान अनेक प्रकारचे सांगितले गेले आहेत प्राकृतिक जगात जितक्या प्रकारचे ज्ञान कौशल्य आणि सौंदर्य आहेत ते समस्त प्राकृत विज्ञान विज्ञानाअंतर्गत आहेत धनुर्विद्या आयुर्वेद गांधर्व विद्या आणि ज्योतिषविद्या या चार विद्या पण प्राकृत विज्ञाना अंतर्गत आहेत प्रकृती आद्याशक्ती आहे परतत्व कथा सांगावी लागली लागली त्यांनी या जड ब्रह्मांडास उत्पन्न आणि प्रकाशित करून आपल्या शक्तीद्वारे बनविले आहे या शक्तीचे एक एक रूप एक एक विज्ञान आहे या विज्ञानास प्राप्त करून माता निस्तार प्रती केलेल्या पापातून जीव मुक्त होतो वैष्णव लोक याचे काहीच अनुसंधान करीत नाहीत आम्ही याच विज्ञानाच्या बळावर मुक्ती प्राप्त करतो पहाना या विज्ञानाच्या अनुसंधानात प्लेटो अरिस्टॉटॉल सॉक्रेटिस आणि लोकमान्य हातीम आदी महात्म्यांनी न जाणो कितीतरी ग्रंथ लिहिलेले आहेत अद्वैतदास तू आत्ताच म्हणालास की वैष्णव विज्ञानाची माहिती बाळगून ना, बाळगत नाहीत परंतु वास्तविकपणे असे नाही कारण वैष्णवांचे शुद्ध ज्ञान विज्ञानाने समन्वित असते ज्ञान परम गुह्यम मे अद्विज्ञान समन्वित सरहस्यम द गृहाणगतीम गदित मया सृष्टीच्या पूर्वी ब्रह्माच्या उपासनेने संतुष्ट होऊन भगवंतांनी त्यांना शुद्ध धर्माचा या प्रकारे उपदेश केला होता हे ब्रह्मण विज्ञानाने समन्वित माझे जे अत्यंत गोपनीय हो ज्ञान आहे त्याचे रहस्य आणि त्याच्या समस्त अंगांना तुम्हाला सांगत आहे तुम्ही ते ग्रहण करा ज्ञान दोन प्रकारचे असते शुद्ध ज्ञान आणि विषय ज्ञान विषय ज्ञानाला सर्व मनुष्य इंद्रियाच्याद्वारे ग्रहण करतात हे अशुद्ध ज्ञान आहे म्हणून चितवस्तूंच्या संबंधी सर्वथा अण असते त्याची तर केवळ जीवांच्या बद्धतशे जीवनयात्रा निर्वाहाच्या वेळी आवश्यकता भासते चिदाश्रही ज्ञानास शुद्ध ज्ञान म्हणतात तेच ज्ञान वैष्णवांच्या भजनाचे मूलाधार आणि नित्य असते हे ज्ञान विषय ज्ञानाच्या विपरीत आणि विलक्षण असते विषय ज्ञानास तर तू विज्ञान म्हणतो आहेस वास्तविक विषय ज्ञान विज्ञान नाहीच आहे तुझ्या आयुर्वेदा विषयज्ञानास शुद्ध ज्ञानापासून वेगळे करण्याचे नावच विज्ञान आहे विषयज्ञानापेक्षा वेगळ्या शुद्ध ज्ञानास विज्ञान म्हणतात वस्तूचे ज्ञान आणि विज्ञान एकच गोष्ट आहे साक्षात चितवस्तूंच्या उपलब्धिस ज्ञान म्हणतात विषय ज्ञानास तुच्छ जाणून शुद्ध ज्ञानाच्या प्रतिष्ठेचे नाव विज्ञान आहे वस्तू एक असूनही प्रक्रियाच्या भिन्नतेमुळे ज्ञान आणि विज्ञान ही दोन पृथक पृथक नावे झाली आहेत नावे झाली तुम्ही विषय ज्ञानास विज्ञान म्हणता आणि वैष्णवजन विषय ज्ञानास त्याच्या खऱ्या रूपात स्थाप करून विद्वा विज्ञान म्हणतात ते धनुर्वेद आयुर्वेद ज्योतिष्य रसायन आदी विषयांची समीक्षा करून या निष्कर्षाप्रत पोहोचतात की हे सर्व जडज्ञान आहे त्याबरोबर जीवाचा कुठलाच नित्यसंबंध नाही म्हणून हे जीवाच्या नित्यसंध धर्मासंबंधी सर्वर्थ अनावश्यक आहे जे जड प्रकृतीद्वारे चाली चलित हो होऊ जड ज्ञानाच्या उन्नती करिता प्रयत्न करतात त्यांना वैष्णवजन कर्मीची संज्ञा देतात त्यांची निंदा करीत नाहीत कारण ते भौतिक उन्नतीद्वारे वैष्णवांच्या परमार्थ अनुशीलनात परिक्ष परोक्षो परक्षोपणे काही ना काही उपकारच करीत असतात तुम्ही लोक आपल्या शूद्र जडमय ज्ञानास प्राकृतिक विज्ञान विद्व, म्हणता त्याला काहीच हरकत नाही नावावरून वादविवाद करणे म्हणजे मूर्खताच होय